हेवता रामावर एक विश्वास त्यालाच समाधान हमखास रामाचा हात माझ्यामागे हे ठेवावे मनात व्यवहार सांभाळून वागावे जगात दुष्टमतीची उत्पत्ती ही दुर्जनाची संगती भावे धरिता रघुपती सर्व संकटे दूर जाती भोगात नामाचे न भावे विस्मरण या राखावे समाधान देहाचे भोग देहाचे माथी त्याची न मानावी खती विश्वास ठेवावा रामापाई सर्व काही चांगले होऊन जाई आपला भार घेतला रामाने विश्वासाने सत्य मानणे खरे सद्गुरू आज्ञाप्रमाणे हेच साधनातील साधन जाण जो जो प्रसंग येईल जायसा तो तो सानिध्य जाणावे रघुपतीचा शरीर आहे दो दिवसांचे वाया न जाऊ द्यावे साचे रामकृपा त्या जशी होई ज्याने नाव ठेवले हृदयी मुखी नाम हृदयी राम त्याने जोडला आत्माराम गुरुचरणी ठेवावा विश्वास निर्भयता त्याने येत खास जे जे होणार ते होतच जाते विना कारण मन कष्टी होते माझे प्रपंची नाही सुखदुःख असे ज्याने जाणले चित्ती त्याचा संसार सुखाचा झाला निश्चिते ज्याने दिली रामाची संगती त्याचा विषाद न मानाव चित्ती उद्घ्नतेचे कारण साधनाचे विस्मरण मुख्य करिता रामाची भक्ती आपोआप गळते विषयाची आसक्ती भगवंतावर ठेवावा पूर्ण विश्वास तो करतो तेच हिताचे मानावे खास अंतकाळी भगवंताचे वचन जाण त्याच्यावर ठेवावा विश्वास म्हणून रामा वाचून जगती आता माझा असे न म्हणावे चित्ती दुःख जाण्यास उपाय सांगती साधूजन आसक्ती न गुंतावे आपण म्हणून सर्व काही करावे पण पड़ मी पणाने कोठे न राहावे याला उपाय एकच जाण सदा राखावे रामाचे अनुसंधान कशातही नसावे आपले पण, परिस्थिती निर्माण झाली कालांतराने विलय पावली म्हणून न मानावे कशाचे सुख दुःख सर्वात रामाची जाणीव एक वाचे मौन हृदयात रामाचे प्रेम अखंड रामाचे अनुसंधान याहून तुझे नाही साधन हे मानावे प्रमाण ठेवता रामावर एक विश्वास त्यालाच समाधान हमखास म्हणून रामाचा चित्ती ठेवावा विश्वास वळण द्यावे व्यवहारास। साधन असे काही असावे ज्याने साध्याला सहज पोचावे राम म्हणावा आपला साधनातील साधनाचा लाभ झाला शुद्ध असावे आचरण पवित्र करावे मन नामस्मरण ज्याच्या मुखी रामकृप तोच एक सुखी एकच देव एकच गुरु एकच साधन यावर ठेवता विश्वास कृपा करेल ईश्वर खास जेव्हा मनासकट देह केला अर्पण मग मरणाच्या भयाचे काय कारण